पुस्तक मनुबावा व चित्राणे चारू लेखक साने गुरुजी वाचक विद्या पाटील चित्राने चारू प्रकरण आठवे चित्राची कहाणी त्या गुंडांनी चित्राला पळवून नेले एका मोठ्या शहरात ते आले जो गुंडांचा नायक होता त्याच्या ताब्यात आता चित्रा होती एका मोठ्या इमारतीत ती खोती। एका खुली एका खोलीत होती खुलीला बाहेरून कुलूप होते तो गुंड दिवसातून दोन चारदा येई का मला छळता गरीब गाईला छळू नका सोडा मला ती म्हणे बाई पोटासाठी आम्ही सारे करतो मी तुमच्या अंगाला हात लावणार नाही परंतु तुम्हाला आम्ही विकू त्या पैशांनी आमच्या कुटुंबाचे पोषण करू तुमचं येथे छळ नाही खा प्या कसे खाऊ येथे कशी राहू ते तुमची तुम्ही पहा येथे खायला मिळत नसेल तर सांगा फळे पाहिजेत तुमची भरपूर किंमत आली पाहिजे आमच्यासाठी तरी शरीराची काळजी घ्या अशक्त झालात तर कोण विकत घेईल तुम्ही का कसा पाहात आम्ही पोटाची विवंचना करणारी माणसे आहोत पोट आम्हाला कसाब व्हायला शिकवते खोर व्हायला शिकवते खुनी व्हायला शिकवते जातो मी चांगल्या गिरायकेला तुम्हाला विकिन मलाही तुमची दया येते परंतु माझ्या पोराबाळांची अधिक येते असे म्हणून तो गेला आणि एके दिवशी एक, एक गिराईक आले तुम्ही किती द्याल पैसे गुंडाने विचारले परंतु माल तर पाहू द्या ते गिरायक म्हणाले माल खूपसुरत आहे बहोत उमद खरे सांगायचे म्हणजे माल मलाही नको आहे मी आणखी कोणाला विकीन तू किती घेणार पैसे दोन हजार तरी द्या परंतु एकदा पाहू दे ती मुलगी मुलगी म्हणजे रत्ना आहे मला तिची दया येते खरोखरच गोड आहे ती मुलगी तो गुंडवते हिराई चित्राच्या खोलीत आले चित्रा घाबरली सोडा हो मला तुम्ही का मला त्यांना विकणार हो अरे रे मी का बाजारी माल पोटासाठी सारे पोटासाठी हे तर श्रीमंत दिसतात हेही का पोटासाठी मला विकत घेणार माझ्या चैनीसाठी तुला विकत घेणार आहे ते गिराईक म्हणाले तुम्ही मुसलमान दिसता खरोखरच का मुसलमान वाईट असतात आम्हाला बोलायला वेळ नाही ते दोघे गेले सौदा ठरला रात्रीच्या वेळेस एक मोटार आली चित्राच्या तोंडात बोळा कोंबण्यात आला तिच्या तोंडावर बुरखा घालण्यात आला तिला खाली नेण्यात ने आले मोटारीत घालण्यात आले गेली मोटार कोठे गेली चित्रा पुढे काय झाले तिचे त्या मुसलमानाचे खरे नाव होते दिलावर परंतु त्याने खोटे नाव घेतले होते आपण त्याला दिलावर म्हणूनच ओळखू कोण हा दिलावर हा दिलावर फात्माचा नवरा दिलावर उधळ्या होता त्याला नेहमी पैशांची टंचाई असे फात्मा त्याला बोले परंतु त्याचा खर्च कमी होत नसे त्याला डझनावारी कपडे लागत आज ही टोपी घाली उद्या दुसरी आज गोंड्यांची तर उद्या फेज आज आज सूट उद्या तो अत्तरांचा घमघमाट असायचा मित्रांना हॉटेलातून खाणे द्यायचा उदार म्हणून मिरवायचा पैसे पुरे पडत ना तेव्हा दिलावर हा बायकांचा धंदा करू लागला पळवून आणलेल्या बायका तो विकत घेई व पुन्हा आणखी कोणाला नफ्याने विकी बरास चालला होता धंदा फात्मला या गोष्टी फारशा माहीत नव्हत्या तिचे दिलावर प्रेम होते दिलावर तसा स्वभावने दुष्ट नव्हता परंतु चैनीची चटक त्याला लागली होती आणि पैशांसाठी तो हे प्रकार करू लागला त्याने एका खोली चित्रात ठेवले होते चित्राच्या सेवेला त्याने एक मुलकरीन ठेवली होती तिची तो काळजी घेई रोज तिच्याकडे जाई सोडा मला मी पाया पडते माझा पती वाट पाच असेल आईबाप रडत असतील दुःखाने वेडे होतील दया करा तुमचे नाव रहीम ना रहीम म्हणजे दया करणारा ना रहीम हे नाव लहानपणापासून मला आवडे तुम्हाला का मुसलमानी नावे आवडतात चांगली नावे कोणाला आवडणार नाहीत आणि माझी मुसलमान मैत्रीण होती मी तिच्याकडे जात असे किती माझ्यावर तिचे प्रेम माझ्या माझ्याजवळून तिने रामायण नेले होते तिने मला इस्लामी संत हे पुस्तक दिले होते मुसलमान वाईट आहेत असे कोणी म्हटले तर मी ते चांगले आहेत असे मने, आणि फात्मा तिचे आजोबा महम्मद साहेब यांचे उदाहरण मी देत असे परंतु आज निराळाच अनुभव येत आहे मुसलमानांचे नाव बदू नका करू उज्ज्वल करा मला बहीण मानावर सोडा तुमच्या मैत्रीचे नाव काय फात्मा हो ती तुम्हाला पत्र पाठवी एक दोनदा आले तिच्या नवऱ्याचे नाव दिलावर तोही स्वभावाने उदार व प्रेमळ आहे असे तिने लिहिले होते परंतु पुढे बऱ्याच दिवसात तिचे पत्र नाही तुम्ही ओळखता माझी फात्मा जगात लाखो फात्मा आहेत परंतु माझ्या फात्मासारखी प्रेमळ कोण असेल रईम म्हणजेच दिलावर निघून गेला कुलूप लावून निघून गेला तो घरी आला फात्मा काही विनीत बसली होती दिलावर काय फात सोडव तुझे फंद तू मला रडवतोस तुझ्यासाठी मी प्रार्थना करीत असते परंतु मी काय केले वाईट ही चैन सोड चैनीसाठी तुला पैसा पुरा पडत नाही तू पैशासाठी खोटे नाटे करू लागशील इज्जत घालवून बसशील माझी आईक माझे स्त्रीधनही तुला दिले तुझ्यासाठी मी भिकारी झाले तुला आता मी श्रीमंत करीन पाच रुपये तुला मी आणून देईल तुझे पाच मी खर्च केले होय ना दिलावर माझे म्हणजे तुझेच हो माझे द्यायला नकोत परत परंतु चैन कमी कर आपण गरिबीने राहू परंतु अभरुणे राहू कोठून आणणार आहेस पाच हजार जुगार खेळून दरोडा घालून मिळणार आहेत बघ एक दिवस समोर आणून रास होती हे काय करते आहेस माझ्यावर प्रेम करणाऱ्याला स्वेटर कोण करते तुझ्यावर प्रेम तूच तुझ सांग मी होय ना तुलाही कोणी शिकवले करायला माझ्या मैत्रिणीने मा काय तिचे नाव तिचे नाव चित्रा तिनेच ते रामायण मला दिले प्रेमाची भेट मला रामायण आवडते एक पत्नी एक वचनी राम आणि सीतादेवी तर केवळ सत्यमूर्ती कोठे आहे तुझी चित्रा माझ्या हृदयात आहे तू पत्र नाही पाठवीत तिला आमची बायकांची नाही वो शेवटी जमत नवरांच्या संसारात आम्ही एकरूप होतो फातमा आज पट्टी नाही दिलीस माझ्या चित्रेला मी पट्टी करून देत असे तिला माझ्या हातची आवडे तिचे तोंड रंगे माझे तोंड रंगत नसे तेव्हा आता रंगते ना दिलावरने मला विडा दिला म्हणजे रंगतो हीगे पट्टी दिलावर मला एक वचन दे आज काय वचन देऊ नकोच पण वचन तू चांगलाच वागशील दिलावर बाहेर निघून जातो इकडे एके दिवशी चित्र रडत होती तो ती मूळ आली काय गे तुझे नाव माझे नाव अमीना अमीना तू स्त्री व मी स्त्री स्त्रीची स्त्रीने काही बाजू घ्यायची तर कोण घेईल तू मला येथून सोडो मी तुझे उपकार फेडेन तुझे दारिद्र्य फेडेन माझ्यावर विश्वास ठेव आम्ही ना माझा पती माझ्यासाठी तडफडत असेल सुद्धा नर माझी जर अलग झाली तर तडफडून प्राण देतात आपण तर मानसे अमीना, ना वाचवशील मला मी एक करू शकेन काय धन्याची बायको म्हणजे देव माणूस आहे तिच्या कानावर मी तुमची हकीकत घालीन तिला तुमची दया येईल जा त्या माऊलीला सांग मी तुझे उपकार विसरणार नाही अमिना फात्माकडे आली फात्मा बीबी तुमच्या पायाशी एक अर्जी आहे काय आहे, पैसे हवे कोणी आजारी का आहे, मुले बड़ी ना सा खुशाल गुप्त गोष्ट आहे, दिलावर साहबान एक वाइट गोष के लिए आहे, पड़ोन आरकी रड़त तुम्हें तिजे संकट दूर करू शार गोड़ व गरीब मुलगी है मैं वाइट वाटते परन्तु मी का तुम्हार कानान क्या बरे दिवस काकड़े जाए का दिलावर तसे पाक आदमी परंतु ते या मुलीला कोणाला तरी विकणार आहेत त्यांची तिच्यावर पापदृष्टी नाही पैशासाठी सारे दिलावर काय चालवलं से बरे अमीना, आता येऊ कमी तुझ्याबरोबर दिल्यावर तिथे केव्हा येतो आता आज येणार नाही तर मग मी जरा अंधार पडला म्हणजे तुझ्याबरोबर येईन आणि हे बघ आपल्या घरात ती एक रिकामी खोली आहे ना ती खोली झाडून तेथे ते खाट गाजे ठेव हो। समजले काही बोलायची नाही आ नाही सायंकाळ झाली अमिना व फात्मा दोघींनी गाल्या कुलूप उघडले फात्मा ताली व अमिना बाहेरच उभी होती कोण फात कोण चित्रा होय फात माझी फात्मा मला वाचव हो, वाचव हो। चित्रा भिऊ नकोस आता काळजी सोड दोघी मैत्रिणी गळ्यात गळ्या घालून रडल्या चित्राने सारे हकीकत सांगितली सासूचे कारस्थान सांगितले मधून तिला हुंदकेद फातमाचे डोळेही भरून येत फात्मा, फात्मा चारू असेल बाबा दुःखाने वेडे झाले असतील लवकर मला मुक्त कर चित्रा माझे बाबांना मी बोलावून घेते ते आमदार आहेत त्यांच्या अनेकांशी ओळखे आहेत मोठमोठ्यांशी पुष्कळ हिंदू आमदारही त्यांच्या परिचयाचे आहेत बाबांना बोलावते ते दिलावरचे कान उपटतील तू आता निश्चिंत रहा आता चल माझ्याबरोबर माझ्या घरी मोठे आहे घर एका खुलीत बाबा येईपर्यंत तुला सुरक्षित ठेवेन चल बाबा तुला तुझ्या घरी घेऊन जातील हो उगी रडू नको किती दिवसांनी भेटलो आणि किती चमत्कारिक परिस्थितीत मला लाज वाटते माझ्या नवऱ्याच्या हातून तू संकटात पडावीस परंतु वाचवण्यासाठी तुझ्या पतीच्या हाती आले म्हणायची दुसऱ्या कोणाच्या हातात असते तर फात्मा माझे काय झाले असते देवाची दया की माझी विक्री होत होती माझ्या शिलावर कोणी गदा आणली नाही चल उठ हा बुरखा घे त्या तिघीजणी निघाल्या फात्माचे घर आले चित्रासाठी झाडून ठेवलेल्या खोलीत फात्मा तिला घेऊन गेली चित्रा उद्या मी तुला नाव घालीन तुझ्या केसाना सुगंधी तेल लावीन फात्मा चारुदृष्टीस पडेपर्यंत नको तेल नको तुटणे त्याने जीवाचे बरे वाईट तर नसेल ना केले मी जणू त्याचे प्राण आहे चित्रा भेटतील सारी शांत रहा, मी बाहेरून कुलूप लावीन दिल्यावर घरात नसला म्हणजे मी तुझ्याजवळ येईन आता रडू नकोस तुझी ग्रहदशा संपली आता सुखाळाचे दिवस येथील खरेच तुझ्या वडिलांचीही चौकशी करवते बाबांना बोलावते तारेनेच बोलावते म्हणजे सारे ठीक होईल हो फातमाणे धीर दिला